वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकशे पाचवा असा त्या दोघांचा संवाद चालू असतानाच भगवान दुर्वास ऋषी रामाच्या भेटीची इच्छा धरून राजद्वारे आले ते ऋषी श्रेष्ठ लक्ष्मणाकडे जाऊन म्हणाले माझी रामाची लवकर भेट घडव अगोदरच माझे काम बिघडत चालले मुनीचे सांगणे ऐकून शत्रुनशक लक्ष्मण त्या महात्म्याला वंदन करून म्हणाला भगवान आपले काय काम आहे ते सांगा आपला जो हेतू असेल तो मी पूर्ण करतो ब्रम्ह राम यावेळी गुंतला आहे त्यावेळी आपण थांबा हे ऐकून ऋषीवर क्रोधाने काळे निळे झाले आणि जणू, दृष्टीने लक्ष्मणाला जाळीत असल्याप्रमाणे याच क्षणी लक्ष्मणा मी आल्याचे रामाला सांग नाहीतर देशा मी देशाला नगराला रामालाही शाप देईन लक्ष्मणा भरताला तुमची जी संतती आहे त्या सर्वांना हा माझा शाप बाधे मी माझ्या मनात हा क्रोध आता अधिक काळ धारण करू शकत नाही त्या महात्म्याचे ते महाभयंकर बोलणे ऐकून त्याच्या त्या ते बोलण्याची शहानिशा त्याने मनात केली माझे हो, हो नको असा मनाचा निरप, निरप दिला आणि राजाने त्या अत्रिपुत्र दुर्वासाची भेट घेतली तेजाने जणू जळत असलेल्या त्या महात्म्याला ब्वंदन करून हात धरून रामाने त्यांना काय आपले काम आहे असे विचारले रामाचा प्रश्न ऐकून प्रभावशाली मुनीवर दुर्वासा रामाला म्हणाले धर्मवत्सला ऐक आज रामा माझ्या सहस्र वर्ष केलेल्या तपाची समाप्ती होत आहे म्हणून निष्पापा तुझ्याकडे जे सिद्ध झाले असेल तशा भोजनाला इच्छा आहे ते ऐकून राजा रामाने मोठ्या प्रेमाने जे तयार झालेले अन्न होते ते मुनिश्रेष्ठांकरता आणवले ते अमृदास सारखे अन्न खाऊन मुनीश्रेष्ठ छान रामा छान असे म्हणून आपल्या आश्रमाकडे गेले काल जे बोला होता ते आठवून रामाला दुःख झाले त्याला त्या दुःखाने अत्यंत व्याकृ होऊन आणि पुढचे महा भयानक दृश्य मनात येऊन तो काही बोलू शकला नाही दीन हो आणि खाली मान टाकली म कालाचे शब्द बुद्धीने पटून ठेवू हे आता राहणार नाही असा मनाशी निश्चय करून तो महायशस्वीराम स्तब्ध राहिला उत्तरकांडाचा एकशे पाचवा सर्ग समाप्त